पुस्तक सरोदय, लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण पाचवे सारांश अशा प्रकारे रस्कींनी लिहिलेल्या या महान पुस्तकाचा खुलासा आम्ही केला आहे हे लेख अनेक वाचकांना निरस वाटू शकतात परंतु ज्यांनी एकदा वाचले त्यांनी ते परत वाचावेत अशी शिफारस आम्ही करतो इंडियन ओपिनियनचे सर्व वाचक हे लेख वाचतील आणि त्यावर विचार करून त्यानुसार आचरण करतील अशी अपेक्षा कदाचित अवास्तव ठर परंतु थोडेसे वाचक जर या लेखांचा अभ्यास करून त्यांचे मनन करतील तर आमचे श्रम सार्थकी लागले असे आम्ही समजू असे जरी झाले नाही तरी रस्कींच्या शेवटच्या परिछदाप्रमाणे आम्ही जिल्ह्याला आमचे कर्तव्य पार पाडले असे म्हणता येईल त्यातच फळाचा समावेश आहे याच कारणामुळे आम्हाला नेहमीच समाधान वाटत राहणे उचित आहे रस्कीने ज्या गोष्टी आपल्या भावंडांकरिता इंग्रजांकरता लिहील्या त्या गोष्टी इंग्रजांना एक टक्का लागू होत असतील तर आपण भारतवासियांकरता हजार टक्के लागू होतात भारतात नवी विचारांचा प्रसार होतो आहे पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या आजकालच्या मुलांमध्ये उत्साहाचा संचार झालेला आहे ही चांगली गोष्ट आहे परंतु उत्साहाचा चांगला उपयोग केला तर चांगला आणि वाईट उपयोग केला तर वाईट परिणाम होतो एकीकडून घोषणा होत आहे की स्वराज्य मिळावले पाहिजे आणि दुसरीकडून घोषित करण्यात येत आहे की इंग्रजांप्रमाणे कारखाने उडून पैसा मिळवला पाहिजे परंतु स्वराज्य म्हणजे काय हे आपल्याला क्वचितच कळलेले असते उदाहरणार्थ नाताळला स्वतंत्र मिळालेले आहे परंतु नाताळमध्ये जे सुरू आहे तेच आम्ही करू लागलो तर ते नरक राज्य होईल नाताचे लोक निगरूंना चिरडत आहेत व भारतीयांचा जीव घेत आहेत स्वार्थापायी आंधळे होऊन ते स्वार्थ राज्याचा उपभोग घेत आह काही कारणांमुळे सर्व भारतीय आणि निगरो नाताळमधून निघून गेले तर तेथील गोरे परस्परांशी भांडतील आणि स्वतःचा विनाश ओढून घेतील नाताळ सारखे स्वराज्य आपल्याला नको असल तर ट्रान्सवाल सारखे स्वराज्य आपल्याला हवे आहे काय जनरल रमर्स तेथील नायकासारखे आहेत ते आपल्या लेखी अथवा तोंडी अभिवजनांचे पालन करत नाही त्यांचे खाण्याचे आणि दाखवण्याचे दात वेगवेगळे असतात इंग्रज त्यांना कंटाळलेले आहेत पैसा वाचवण्याच्या निमित्ताने त्यांनी इंग्रजांना पोलीस दलातून काढून टाकले आहे आणि त्यांच्या ठिकाणी डच लोकांची भरती केली परंतु यामुळे अखेरीस डचही सुखी होतील असे आम्ही मानत नाही ज्या लोकांची स्वार्थवर नजर असते त्या लोकांना लूट करण्याकरता जेव्हा बाहेरचे लोक उरणार नाहीत तेव्हा ते स्वार्थी लोक स्वतःच्याच लोकांना लुटण्याकरता सहज गत्या तयार होतील जगाच्या या सर्व भागाकडे दृष्टी टाकली तर आपल्याला दिसून येते की राज्याला स्वराज्यसे म्हणतात ते राज्य जनतेच्या सुखाकरता आणि पुरेसे नसते एक साधे उदाहरण घेऊन ही गोष्ट आम्ही सिद्ध करू शकतो लुटारूंच्या टोळीला स्वराज्य देण्यात आले तर काय परिणाम होतील हे सर्वांना कळते अशा लुटारूण जर चांगल्या माणसाच्या म्हणजे जे स्वतः लुटारू नाही अशा माणसाच्या अखत्यारीत ठेवण्यात आले तरच ते सुखी होतील संयुक्त राज्य अमेरिका इंग्लंड आणि फ्रान्स ही सर्व मोठमोठी शक्तीसंपन्न राष्ट्रे आहेत परंतु ते खरोखर सुखी देश आहेत हे समजण्यास काहीही आधार नाही स्वराज्याचा खरा अर्थ आत्मनिग्रह असा आहे जो माणूस नैतिकतेचे पालन करतो तोच आत्मनिग्रह करू शकतो जो माणूस कुणाचीही फसवणूक करत नाही असत्याचरण करत नाही आणि आपल्या मुलांबद्दलचे पत्नीबद्दलचे आणि आईवडांबद्दलचे कर्तव्य पार पाडतो तो माणूस नैतिकतेच्या नियमानुसार आचरण करणारा आहे असे म्हणता येईल असा माणूस कुठेही राहत असला था तरी त्याला सदैव स्वराज्याचा आनंद मिळत असतो ज्या देशातील बहुतांश लोक असे असतात त्या देशाला स्वराज्य मिळालेले आहे असे समजले पाहिजे एका देशातील लोकांनी दुसऱ्या देशातील लोकांवर राज्य करणे सामान्यपणे वाईट समजले जाते त्यामुळे ब्रिटिशांचे भारतातील राज्य ही निंदनीय गोष्ट आहे परंतु भारतातून ब्रिटिश निघून गेले तर आपण फार मोठी कामगिरी गेली या भ्रमात आपण राहू नये ब्रिटिशांच्या आपल्या देशातील राज्याकरता आपण स्वतः कारणीभूत आहोत आपल्यातील फूट आपली अनैतिकता आणि अज्ञान याकरता कारणीभूत आहेत आपण जर या दोषांवर मात केली तर एक बोटही न उचलता ब्रिटिश भारतातून निघून जातील एवढेच नाही तर आपणही खऱ्या स्वराज्याचा उपभोग घेऊ शकू बॉम्ब पडलेले पाहून अनेक लोक खुश होतात परंतु हे अडाणीपणाचे अज्ञानाचे चिन्ह आहे सर्व इंग्रज अशा प्रकारे मारले गेले तर खुनी लोक भारताचे शासक होतील परंतु भारत मात्र गुलामच राहील केवळ मालक बदलेल आज इंग्रजांवर बॉम्ब फेकण्यात येतात उद्या इंग्रज गेल्यानंतर त्याचे लक्ष भारतीय होतील फ्रान्सच्या गणतंत्राच्या अध्यक्षाचा खून करणारा फ्रेंच होता अमेरिकेचे अध्यक्ष क्लिव यांचा खून करणारा अमेरिकनच होता त्यामुळे घाईघाईत अविचाराने आपण पाश्चात्यांचे अंधानुकरण करू नये ज्याप्रमाणे पापकर्म करून इंग्रजांना मारून स्वराज्य मिळू शकत नाही त्याचप्रमाणे भारतात मोठमोठे कारखाने उभारूनही ते मिळू शकत नाही असे केल्यामुळे आपल्या खजिन्यात कदाचित सोन्या चांदीची भर पडू शकेल परंतु त्यामुळे स्वराज्याची संस्थापना काही होऊ शकणार नाही ही, हो ही गोष्ट रस्कीनने पूर्णपणे सिद्ध केली आहे पाश्चात्य संस्कृती अजून शैशावस्थेतच आहे ती उणीपुरी पन्नास शंभर वर्षाची असावी आणि तरीही तिच्यामुळ आज युरोपाची अवस्था वर्ण संकरासारखी झाल्याच दिसत आह युरोपसारखी भारताची अवस्था कधीही होऊ नयीच आमची प्रार्थना आह युरोपमधील राष्ट्र परस्परांवर हल्ला करण्याच्या संधीची वाट पात बसल आह आज तिशांत बसल आह कारण त्यांची तयारी सुरु आह कधी काळी भयंकर आगपटतिरोपमधही ते नरक दिस प्रत्यक्त युरोपियन राष्ट्र गौर जमातींकड़ काळ्या लोकांकड स्वाभाविक भक्ष म्हणून पाहत असत माणसाच्या अंतकरणात जेव्हा हवरडपणा भरला असतो तेव्हा आणखी कशाची अपेक्षा करता येऊ शकते, ज्याप्रमाणे माणसाच्या एखाद्या तुकड्यावर कावळे तुटून पडतात त्याप्रमाणे युरोपियन लोक नवीन प्रदेशांवर तुटून पडतात प्रचंड प्रमाणात उत्पादन करणाऱ्या त्यांच्या कारखान्यांमुळे अस घडत असंही मानण्यास आमच्याजवळ कारणे आहेत असताला स्वराज्य मिळायलाच हव्वि ही सर्व भारतीयांची मागणी आहे व ती उचित आहे परंतु ति स्वराज्य आम्हाला नीतीच्या मार्गाने मिळवायचे आह आपले स्वराज्य नावाचे नाही तर खरे स्वराज्य असले पाहिजे परंतु असे स्वराज्य विनाशक उपायांनी मिळू शकणार नाही उद्योगाची आवश्यकता आहे परंतु उद्योग सत्याच्या मार्गावर चालायला पाहिजेत एकेकाळी भारत सुवर्णभूमी होता कारण त्यावेळी भारतीयांची अंत करणेही सोनेरी होती भूमी अजूनही तीच आहे परंतु माणसे बदलली आहेत त्यामुळेच ही भूमी आज उजाड झाली आहे तिला परत एकदा सुवर्ण भूमी बनवण्याकरता आपल्या सद्गुणांद्वारे सोने बनावे लागेल हे परिवर्तन घडवून आणणारा परीस केवल दोन अक्षर है तो पीस है सत्य या दोन दिन शब्दांत्येक भारतीय सत्याचारण करू लगला तो भारताला घरबसला स्वराज्य मिले